साने रुद्रपुरात रुद्राला सहज पाहिले ब्रह्मदेवाचे आसनभूत जे कमल त्याच्यावर क्रीडा करण्याचे भाग्य प्राप्त झाल्यामुळे त्याला ब्रह्मसामिप्य मुक्ती प्राप्त झाली होती तिच्या बलाने तो एकदा ब्रम्हदेवाबरोबर रुद्रपुरास गेला असता त्याला तेथे अनायासाने रुद्रदर्शन झाले तो रुद्राच्या ज्ञान ऐश्वर्यादी गुणांचा उत्कर्ष पाहून त्या हंसाला मी रुद्रच आहे या भावनेने रुद्र होईन अशी दृढमती झाली आरशात प्रतिबिंब जसे पडते त्याप्रमाणे त्याच्या मनात ती वासना दृढ झाली आता वासनाशून्य व त्यामुळेच जीवनमुक्त झालेल्या त्या, जीवन त्या हंसाला रुद्र होण्याची इच्छा कशी झाली वो त्या भावना भावनाभ्यासाने देहत्याग करून त्याने पुन्हा रुद्र शरीर कसे धारण केले म्हणून विचारशील तर हा रुद्र भाव खरा नव्हे तर प्रतिबिंबाप्रमाणे तत्सारुप्य मुक्ती आहे प्रारब्ध शेषवशात उद्भवलेल्या इच्छेने योगाप्रमाणे मानस देहांतराच्या कल्पनेने केवळ पूर्व देहाचा त्याग आहे तो धारण करताना हंसतनुसून तो रुद्राचे शरीर झाला ज्याप्रमाणे पुष्पातील सुगंध वायूबरोबर जाऊ लागला असता पुष्पगुच्छाला सोडतो त्याप्रमाणेच त्याने पूर्व शरीराला सोडले तो रुद्रभवनात गणसमूहातील श्रेष्ठ अशा गाणपत्य पदवीने त्या शिवपुरातील आचारांनी यथेच्छिहार करता झाला तो रुद्र अत्युत्तम ज्ञान व ऐश्वर विलास यांच्या योगाने मुख्य रुद्राशी साम्य पावलेला असल्यामुळे सर्व वृत्तांत त्याला आठवला कारण तो भगवान त्यावेळी निरावरण विज्ञानरूप होता आपल्या शेकडो स्वप्नांनी विस्मित झालेला तो एकांतात आपल्याशीच म्हणाला आहा हा खरोखर विश्वाला मोह पाडणारी ही विचित्र माया पसरलेली आहे ती असत्यच आहे तथापि मरुभूमीवरील जलाप्रमाणे सत्यशी भासच आहे पण त्यानंतर मायेने चित्तत्वास प्राप्त झालो मी बहु व्हावे असा संकल्प केला हे मला आठवले तसल्या संकल्पामुळेच मी सर्वरूप झालो व चिदंशामध्ये सर्वज्ञ व जडांशात आकाशादी विभागवान झालो त्यानंतर यदुच्छेने व्यष्टी समष्टी लिंग स्थूल देहात चिदाभास रुपाने अनुप्रवेश केला अस्ता स्थूल व सूक्ष्म देहाशी तादात्म्य संसर्ग ध्यासाने त्यातील वासना वैचित्र्याने चित्रपटाप्रमाणे रंजित होऊन जीव रूपाने मी आहे तो जीव अनादिकालापासून जन्म परंपरेचा अनुभव घेता घेता कोणा एका सर्गात वैराग्य व समाधी यांच्या पटुत्वामुळे सर्वत विषयाने अक्षोभित होणारा सन्यासी झाला त्या भिक्षूने स्थिर पद्मासन घातले व स्थूल देहाच्या हस्तपादादी व सूक्ष्म देहाच्या हस्तपादादी व सूक्ष्म देहाच्या घ्राणेंद्रियादी अवयवांचा निरोध करून आने बाहर देवतादी विषयात मन स्थिर करो भिक्षुजेवाजी मानसपूजादी लीला ही रम्य है अशा भावने आरंभत लीले का अभ्यास घतो दुसर सर्व भाव विरोध हो तो, तो ज्यादा लीलेचा का अन्व तिना सोड दुसरा को विषया विषयी मननाचा उदय हो चित्तामध्ये जी चमत्कृती रूढ होते तीच बाहेर विकास पावते मागून रूढ झालेली चमत्कृती पूर्वी रूढ झालेल्या चमत्कृतीचा नाश करते प्यालेले जल ग्रीष्म ऋतूत बाहेर टाकून देऊन वेल सुकते हे प्रसिद्धच आहे तो भिक्षू जरी शास्त्र होता तरी लिलेनेच त्याची अनादिवासना प्रबळ झाल्यामुळे जीवट या नावाचा पामरजीव बनला आणि भूछिद्रातून मुंगी जशी फिरते त्याप्रमाणे तो निरनिराला योनीत भ्रमण करत राहिला तो ब्राह्मणांचा भक्त असल्यामुळे प्रथम आपल्याला ब्राह्मणच पाहता झाला कारण उद्भूत झालेल्या व उद्भूत न झालेल्या संस्कारांचा विपर्यास व्हावयाचा असला म्हणजे अभ्यास पाठवादी कारणाने जो वासनासमूह बलवान असतो तोच प्रथम उद्भवतो व दुसरा गुप्त होतो नंतर तो ब्राह्मण सतत चिंतनानेच मानलिक राजा झाला वृक्ष जो रस एकसारखा पितो त्याचेच पुढे फल बनते राज्यासाठी त्याने धर्मकार्य केली व त्यामुळे तो सम्राज झाला तो राजा कामकत्वामुळे अप्सरा बनला त्या अप्सरेला हरिणीच्या नेत्रांचा लोभ सुटला त्यामुळे ती चंचल व रसशालीनी हरिणी झाली खरोखर प्राण्यांच्या ठिकाणी वासनामोह त्यांच्या दुःखासाठीच होत असतो त्या हरिणीच्या मनात अरण्यातील वेलीचे संस्कार दृढ झाले त्यांच्या अनुसार ती वेल बनली वेलीच्या अवश्य होणाऱ्या छेदाचा तिने अनुभव घेतला आतल्या आत तिला तिच्या अंगावर फिरणाऱ्या भ्रमराचा दृढ परिचय झाला होता त्यामुळे छेदनाच्या योगाने तिचा नाश झाला असता त्याच वासने वासनामुक्त झालेली ती भ्रमर झाली त्या भ्रमराला हत्तीच्या पायाखाली आपल्या शरीराचे चूर्ण होण्याचा अनुभव आला त्यानंतर त्याने वारंवार भावना करून हत्ती भ्रमर हंस इत्यादी अनेक जन्म घेतले अनेक मोठमोठ्या संसार संभ्रमाचा त्याने अनुभव घेतला आता हा मी तोच भिक्षू या शंभराव्या जन्मात रुद्र होऊन राहिलो आहे केवळ स्वतःच्या मनाचा संभ्रम अशा या संसार चक्रात अशा या अत्यंत विचित्र अनेक संसारण्य भूमीत मी अतिशय भ्रमण केले वस्तुत त्या भूमी शून्य असताना मला अशून्यशा सत्यशा भासल्या एका सृष्टीत मी जीवट या नावाचा झालो दुसऱ्या जन्मात ब्राह्मण श्रेष्ठ झालो एका जन्मात पृथ्वीपती झालो कमलवनात हंस झालो विंध्य पर्वतातील खोऱ्यात गज व हरिण झालो याप्रमाणे मी या देहयंत्रात व यंत्रात या दशेस प्राप्त झालो आहे प्रथम सर्ग कालापासूनच छिदेकर सरूप परमपदापासून प्रच्युत झालेल्या माझी या संसारात हजारो वर्षे अनेक चतुर्युगे व असंख्य दिनऋतुचार्या निघून गेल्या आहेत भिक्षु झाल्यावर तत्वज्ञानी होण्यासाठी जो श्रवण अभ्यास रूप योग्यता श्रवणमनुप्य असतो तो, तो जरी केला होता व चांगला रूढ झाला होता तरी प्रमादाने प्रमाणे उल्लंघन करून पुनपुन जन्ममरण परंपरेने ब्रह्मदेवाचा हंसत्वास प्राप्त झालो आणि शेवटी रुद्राचा संगम होताच तोच माझा प्राक्तन अभ्यासक्रम तत्वज्ञानफलाने फलित झाला यावरून शास्त्रीय साधनाभ्यास श्रेष्ठ आहे कारण तो अभ्यास केल्यावर भावना दोषामुळे मध्ये अनेक विरुद्ध जन्म जरी झाले तरी तो पुन्हा अनुकूल जन्म मिळताच उद्भूत होऊन पुरुषार्थ साधून देतो जीवाने केलेला दृढ अभ्यास केव्हाही फुकट जात नाही पुण्यवान जीवाला अकस्मात साधू समागम भरतो घडतो व त्याचे पूर्व पूर्वसंसार संस्कार निर्विघ्नपणे आपले शुभ कार्य करू लागतात अशुभ मात्र हा न्याय लागू नाही तर जीवाचा अशुभ वासनाभ्यास निवृत्त होतो तथापि दुर्वासनांचा त्याग करण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाचा हा प्राक्तन वासनाभ्यास कालांतरी उदय पावण्यास सत्पुरुषाचा समागम व प्रयत्न यांची अपेक्षा करतो आणि तो यत्न अनेक जन्मात सतत केला असताच सद्वासनांच्या दृढतेने दुर्वासनांचा क्षय करण्यास समर्थ होतो मिथ्या देवतादिकांची उपासना करणे इत्यादी रूप प्रयत्नही जर जागृत व स्वप्नकालातील सत्य योग्य असे देवताभावादी फळ देण्यास समर्थ होतो तर परमार्थ वस्तूविषयक श्रवणादी प्रयत्न परमार्थ सत्य स्वभावप्राप्ती हे फळ देऊ शकेल हे काय सांगावे म्हणूनच अनात्मविषयींचा शास्त्रीय भावनाभ्यासही त्या, -त्या उपास्यदेवतेचे शरीर तिचा भोग इत्यादी प्राप्त होतो या व्यवहारास जरी समर्थ असला तरी दुःख मिश्रित सुखालाच कारण होतो यास्तव तसल्या अनात्मविषय चिंतनाचा त्याग करणे हाच जय जसा अंकूर मिथ्याविस्तारयुक्त गुल्म स्वरूपास पाहतो त्याप्रमाणे भावनाच आपल्या आत्म्याला हा देह असे पाहते मात्र तत्व तत्वदृष्ट्या त्या भावनेचे निरीक्षण केले असता काही अवशिष्ट राहत नाही ती वस्तुत जर नाहीच तर तिचा उच्छेद तरी कसा करायचा आहे यासाठी आम्हाला या भ्रमाची काही गरज नाही आकाशाच्या वर्णाप्रमाणे उत्पन्न झालेल्या या जगद्रुपी भ्रमाचे प्रत्ययाला जरी आला तरी काय हानी आहे जगदाकार भावना अधिष्ठान स्वरूप आहे असे पाहिले म्हणजे ती कौतुकालाच कारण होते ती प्राशी भाषिक सत्तेने युक्त आहे असे कळल्यावर काहीच अनर्थ करण्यास समर्थ होत नाही म्हणून कौतुकानेच मी उठून जाऊन ज्ञानाचे सम्यक ज्ञान करून दान करून त्या उपाधीपासून आत्म्याला अगदी पृथक व एकरूप करतो असा विचार करून तो सुरुद्र जेथे गुहेत भिक्षुगाड झोप लागून शवासारखा पडला होता त्या सर्गास गेला त्या भिक्षूला जागे करून स्वतःच्या चित्तत्वाचा अंश अशा चित्ताने व स्वांशभूत चिदाभासरूप चेतनाने व तत्वज्ञ जीवाने बर भिक्षूला आपल्या स्वरूपाचे भान झाले व त्याला आपला भ्रम कळला मी रुद्र आहे व त्याचप्रमाणे जीवटारिमय आहे हे, हे, हे पाहून तो भिक्षू तत्वज्ञानामुळे वस्तुत विस्मय करण्यास योग्य नव्हता तरी विस्मित झाला त्यानंतर रुद्र व तसाच तो भिक्षू असे ते दोघे उठून कोठे छिदाकाशाच्या एका कोपऱ्यात असलेल्या जीवटाच्या दुसऱ्या ब्रह्मांडातील त्या, त्या भुवनात त्या द्वीपात त्या देशात व त्यातील त्याच्या त्या तील त्यार त्यार त्यार त्यार नगरात व त्या नगरी त्याच्या गृहात जाऊन ज्याने हातात तलवार धरली आहे अशा शवाप्रमाणे निसंज्ञ निश्चेष्ट पडलेल्या जीवटास त्याने पाहिले भिक्षू व रुद्र यानी त्या जीवटाचा संसार संसारभूमीत आपला सर्व प्रभाव गुप्त ठेवला होता त्यामुळे ते दोघे तेथे कोणास दिसले नाही त्याला बोध करण्याच्या इच्छेने गेलेल्या रुद्राने पूर्वीप्रमाणेच आपल्या चित्ताने व चिदाभासाने त्याला संयुक्त केले तेव्हा तो रुद्र भिक्षू व जीवट हे जरी शरीराने जरी त्रिरूप होते तरी आतून एकरूप झाले ते ज्ञानी असूनही अज्ञ असल्यासारखे झाले असूनही विस्मित न झाल्यासारखे चित्राप्रमाणे एक क्षणभर अगदी गुपचुप राहिले त्यानंतर ते सर्व आकाशातील कोण्या प्रदेशी असलेल्या जीवटाच्या चित्तापासून परिणत झालेल्या ब्राह्मणाच्या संसारास गेले तो संसार चोहोकडून निरनिराळे शब्द करणाऱ्या प्राण्यांनी व्यापला होता ते त्या भूलोकास त्या द्वीपास त्यातील त्या देशास त्यातील त्या ग्रामास व त्या ग्रामातील त्या ब्राह्मणाच्या गृहास प्राप्त झाले त्यात त्यांनी स्त्रीसह वर्तमान शयन केलेल्या ब्राह्मणास पाहिले ब्राह्मणींनी त्याच्या गळ्यात हात घातला होता वो तो तिला प्री होता। त्याला जागे करून रुद्राने अपने चित्ता ने विदाभ के इतरान ही विस्मय वाटला व विस्मय वाटला ही नहीं चौघे ही छिदाशपूर्ण व चितीपासन विकास पावले मांडलिक राजा संसारे तो संसार अनेक भ्रमांतारा सुंदर तो मानलिक राजा मत्त रूप पर्यकरूप निजला होता तो स्वत गौरवर्ण गौरंगी ने हृदयाशी घट्ट आलिंगन दिले होते कमल कोशात भ्रमरी सह निजी भ्रमरप्रमा तो दिखता सुंदर मंजरी आच्छादित केवेष्टीत होता रत्न समूहत सुवर्णाप्रमा तो अनेक दीपांचे निजला होता त्याला जागे करून तत्का रुद्राने अपने चित्ता ने विदाभक्त बाह्यत जारी अनेक होते तरी आत एक होते विस्मयुक्त व विस्मयरित होते सर्व सम्राट राजा संसारस ग तेथे त्याला जागे करून रुद्राने आपल्या चित्ताधिकांनी युक्त केले तसेच ते सर्व आपल्या आतिवाहिक शरीराने दुसऱ्या जगातल्या संसारभूमीतही गेले त्यामुळे ते सर्व त्या ब्रह्मदेवाच्या हंसाने इच्छिलेल्या त्या रुद्रतेस प्राप्त होऊन एक शतरुद्र झाले व एकत्र जमलेले ते सर्व फारच शोभले त्या सर्वांचे ज्ञान एकरूप होते शरीरे वेगली होती त्या परमेश्वराचे रूप जरी वस्तुत एक रूप होते तरी अने विचित्र कर्मा परिवेषित शंभर रुद्र आवरण शून्य चिन्मय होते ते रूप सर्व संसारा आधारभूत है सर्व जगत अंतरियामित्वाने स्थित आधे अत्यंत प्रभावशाली सहस्रावधि रुद्र है हल्ली जो हाला संसार है तो वर वर्णन के रुद्री अक्राव्या भ्रमर रुद्राच है भिक्षू से सर्व स्वप्न संसार सर्वे अनुभवास का विचारशील तर संगतो इथे संगित प्रकार जीवाचा जो जो संसार सर्वत पावत तत्वज्ञान रहित जीव संघ परस्परास पहू शकत नहीं पण सागरातील तरंगाप्रमाणे तत्ववेते मनाने त्या जीवाशी मिळतात व त्यामुळे ते सर्व पाहतात आणि जे अप्रबुद्ध असतात ते तन्मात्र निष्ठ होऊन मातीच्या ढेकळाप्रमाणे स्थित होतात जसे तरंगातील जल द्रव्यत्वामुळे एकमेकाशी अगदी मिळून जाते त्याप्रमाणे ज्ञानी जीवसमूह चित्वामुळे एकमेकाशी अगदी मिळून जातात प्रत्येक जीवाचार निरनिरा संसार उदय पावला सर्वव्यापी वस्तुता सत्य प्रमाण स्थित है भूमि जो जो भाग खावा जसे आकाश है सर्व गा चित्ती हो जे जे असत्य समझुन दूर के आकाशाप्रमाणे चितच अवशिष्ट राहते हे सर्व विशेष व त्याने युक्त अशी ही पंचभूते जशी तू सर्वत्र अनुभवित आहेस तसेच सर्व ठिकाणी हे सर्व भूतात्मभूत चित्वच आहे याचा अनुभव घे ते सर्वगत कसे आहे व त्याच्याच ठिकाणी या सर्वांची कल्पना कशी झाली आहे म्हणून जर म्हणशील तर सांगतो ज्याप्रमाणे वृक्षांवर कामाण केले असता तेच विचित्र आकार दिसतात त्याप्रमाणे एक रूप सद्रूप सर्वाकार ब्रह्म दिसते व त्या चिद्रुपामध्ये हे जगतही तसेच स्थित असलेले दिसते निर्विषय पर शुद्ध तत्वामध्ये जे विषयत्व रूप विपरीत ज्ञान तेच जगत या परिच्छेदाचे निमित्त आहे छिदेकरस ब्रह्मामध्ये जे जगदाकार जाड्य आहे ते काही निमित्तापासूनच आकाशातील शून्यत्वाप्रमाणे स्थित आहे अर्थात त्याला तसे जाडणे हाच याचा दृश्य बंध व ब्रह्माला जगदाकाराने न पाहणे हाच मोक्ष आहे यास्तव हे रामा यापैकी तुला जे योग्य दिसत असेल तेच सत्वर दृढ कर सर्ग व असग बंध व मोक्ष हे वेदना वेदानुरूप आहेत ते दोनही त्या उभयतांच्या साक्षीहून निराळे नाहीत म्हणून आता तुझी जशी इच्छा असेल तसे कर नुसत्या अदर्शनानेच जो नाहीसा होणारा अनर्थ त्याच्या नाशाला आयात ते काय होणार आणि प्राप्त होणारे सुख ते प्राप्तच आहे यासाठी आयास कराव्यास नको ज्याचे स्वरूप केवळ मात संकल्प मात्र असते त्याला संकल्पत्यागानेच क्षय होतो जगाच्या ज्ञानाचेही जे ज्ञान साक्षी चैतन्य ते प्राप्तच आहे यासाठी जे इष्ट वाटेल तेच करावे हे रघुनंदना तरंगाला जसा जलाचा स्पंद आहे तसाच जगत हा चित्तीतील स्पंद आहे यांच्यात भेद हा एवढाच आहे त्याप्रमाणे व दार्शांतिक यात एवढेच वैलक्षण्य आहे म्हणजे देश काल स्वरूपादिकांचे सिद्धी झाली असता जलात तरंगता वगैरे उदय पावते व जगाच्या विवर्त उपादानभूत ब्रह्मामध्ये देशादी पूर्वी नसतानाच मागाहून अरिपले आरोपीले जातात व कार्यभूत जगत कोटीतच पाहिले जातात जे स्वप्रकाश आत्मरूप चैतन्य तेच अविद्येच्या आवरणामुळे किंचित प्रकाशमान असल्यासारखे झालेले त्रिजगत असे स्वरूपाला सोडून भासते पण त्या छिद्रुपाचे पारमार्थिक स्वरूप ज्ञानच आहे जड नव्हे या सर्व दृश्या दृष्टि देवन या भेदयुक्त त्रिभुवना उपसंहार कर केवल वांग मात्र स्थित होमत्मा शिव अनिर्वाच्य है तीन वाणी का ही व्यवहार हो आत्मचैतन्य व जगत हे दो शब्द व अर्थ अभिन्न भेद केव होने शक्य नहीं कारण पानी व लाटा ये दोन तत्वता भिन्न पदार्थ है उचित नहीं स्वरूपाचे ज्ञान जेवा जेव ना जगदभेदज युक्त है ज्ञान अवस्थे तो युक्त नहीं श्रीवासिष्ठ महारा निर्वाण प्रकरणे पूर्वाधे त्रिष्टीतम सर्ग श्रीरा